स्कंद आठवा अध्याय दुसरा पृथ्वीच्या उद्धारासाठी भगवंताचायण मुनी नारदाला पुढे म्हणाले हे निष्पाप नारदा त्यावेळी ब्रम्हदेवाच्या भोवती ब्रम्हपुत्र मनू आणि इतरही मरीच्यासारखे श्रेष्ठ ऋषी बसले होते आणि बुडालेल्या पृथ्वीच्या उद्धाराच्या बाबतीत ब्रह्मदेव विचार करीत होते त्या कमलोद्भव ब्रम्हदेवाने अशा प्रकारे डोळे मुटून विचार करीत त्या श्री हरि भगवंतांचे ध्यान करण्यास सुरुवात केली तोच त्यांच्या नासागरापासून अकस्मात रीतीने एक अंगुलीच्या मापाचे एक वराचे पिलू निर्माण झाले आणि ते अवकाशात एका सर्वजण आश्चर्युक्त झाले सर्वजण एकाग्र होऊन त्या वराह पाहू लागले इतक्यात अकस्मरित्या ते हत्ती एवढे मोठे झाले हा फारच मोठा चमत्कार आहे असे वाटून हे नारदा तो मनू आणि मरीचे ऋषी वगैरे सर्वांसह ब्रह्मदेव देखील ब्राह्मण श्रेष्ठही विस्मयाने त्या वराहाकडे पाहू लागले ते वराह हत्तीवढे वाढल्यावर हे खरोखर सुकर आहे असे सर्वांना आढळून आले हे ब्रम्हदेवाच्या नासिकेपासून निघाल्यामुळे सर्वांनाच अत्यंत आश्चर्य वाटले त्यांना म्हटले हे वराहरूपी एखादी महाभयानक भूत तर नसेल ना खरोखरच ही अलौकिक घटना आहे एकाएकी हे सारखे वाढत जाऊन पर्वता एवढे कसे झाले ब्रह्मदेवाला वाटले माझ्या मनाला आनंद देणारा हा साक्षात भगवान यज्ञ तर नसेल ना अशा प्रकारे तो कमलोद्धव ब्रह्मदेव उलट सुलट विचार करू लागला तो निरनिराळे तर्क करू लागला तोच त्या वराहरूपी भगवंताने प्रचंड गर्जना केली त्याची ती भयंकर गर्जना ऐकून सर्व विस्मित झाली त्या गर्जनेने दाही दिशा धुमधुमून गेल्या आणि नंतर तेथे जमलेल्या त्या ज्ञानी ब्राह्मणांना आणि ब्रह्मदेवाला त्या वराहरूपी भगवंताने आनंदित केले खरोखरच आपल्या सर्वांच्या दुःखाचा नाश करणारा असा तो आवाज ऐकून सर्व देव ऋषी ब्राह्मण आपल्या स्थानापासून बाहेर पडले त्या जप तप आणि सत्य लोकात वास करणारे सर्व देवश्रेष्ठ सर्वोत्कृष्ट अशा छंदबद्ध स्तोत्रांची स्तोत्रांनी भगवंताची स्तुती करू लागले ते सर्व ब्राह्मणश्रेष्ठ ऋग्वेद सामवेद आणि अथर्ववेद यांनी युक्त असलेल्या वाणीने त्या भगवंताची आराधना करू लागले। त्या देवांनी केलेली स्तुती ऐकून सर्वांचे कारण असलेला सर्व त्रैलोक्याचा नियंता सर्वांच्या संकटाचे निवारण करण्यास सर्वदा तत्पर असलेला असा तो भगवंत त्याने सर्वांकडे एकवार आपली कृपादृष्टी टाकली आणि सर्वांना संतुष्ट केले सर्वांवर अनुग्रह करून त्या भगवंतरुपी वराहाने त्वरेने त्या भयंकर उदकात प्रवेश केला सुसाट वेगाने उदकात प्रवेश केल्यामुळे त्या वराहाच्या शरीरावरील सर्व केस ताठ उभे राहिले होते त्यामुळे समुद्राला अत्यंत पीडा होऊ लागली तो अत्यंत दुखी होऊन वरा भगवंताला म्हणाला हे भगवन आपण दयाळू असून जे भक्त आपल्याला शरणी येतात त्यांच्या दुःखांचा आपण नाश करता असा आपला लौकिक आहे तेव्हा हे देवाधि देव आपण ऐकून देव कार्यासाठी सिद्ध झालेला नाश कर आणि सर्वत्र हिंडू लागला सर्वांना आधार असलेली ती पृथ्वी कोठे गेली याचा तो शोध करू लागला प्रत्येक वेळी नाकाने तो पुन्हा पुन्हा हुंगून पृथ्वीचा वेगाने शोध करीत होता अखेर तो सर्वेश्वर भगवान अशा रीतीने शोध घेत घेत हळूच पृथ्वीच्या अगदी जवळ येऊन पोहोचला नंतर त्या देवाने सर्व प्राण्यांचा आधार असलेली ती पृथ्वी लीलेने आपल्या दाढेत धरली आणि तिला अलगद वर उचलले अशा प्रकारे तो सर्व यज्ञाचा ईश्वर आणि प्रत्यक्ष यज्ञ असा तो भगवान त्याने त्या पृथ्वीला आपल्या दंतांच्या आराने वर उचलून धरले ज्याप्रमाणे एखाद्या पृष्ठ कमलिनीला सोंडेने सहजतेने उचलून वर उचलून धरल्यावर एखादा मस्त दिग्गज शोधून दिसतो त्याचप्रमाणे तो भगवान विष्णू अत्यंत शोभून दिसू लागला मनु मरीची ब्रम्हदेव सर्व आणि ऋषीमुनी हे दृश्य आश्चर्युक्त नजरेने पाहत होते त्या देवादी देव आणि स्वयंप्रकाशरूप विष्णूने दाढेने अवाढव्य पृथ्वीचा उद्धार केला त्या भगवान विष्णूची सर्वजण देववाणीने स्तुती करू लागले ब्रह्मदेव म्हणाला कमलपत्राक्षा हे भक्त संकट नाशका खरोखर स्वर्गालाही असणारी सर्व मनोरथे आपण पूर्ण करीत असता त्यांचे फल प्राप्त करून देणारे आपण आहात हे ईश्वरा आपण सर्व काही जिंकून घेतले आहे हे देवा सर्व द्रव्याचे निधान असलेली ती सुंदरी पृथ्वी सांप्रत तुझ्या दाढ़ेत असून जसे हत्तीने कमलीनी सोंडे उचलून धरल्यावर शोभून दिसते तसे तुझ्या दाढेत ही पृथ्वी शोभून दिसत आहे खरोखर भूमीशी संगत झाल्यामुळे हे भगवंता तुझे शरीर सोंडेने कमल उपटणाऱ्या हत्तीच्या शरीरासारखे आज अत्यंत शोभायमत झाले आहे हे देवाधिपते तुला नमस्कार असो आम्ही तुला शरण आहोत हे प्रभू तू सृष्टी निर्माण करणारा असून संवारही तूच करतोस तसे उन्मत्त दानवांच्या नाशासाठी तूच निरनिराळी रूपे धारण करून सर्वांचे तारण करतोस हे प्रभू तुला माझे वंदन असो हे प्रभो तुला अग्रतः म्हणजे पुढील बाजूस नमस्कार असो तसे पृष्ठतः म्हणजे मागील बाजूने आमचा वारंवार नमस्कार असो हे देवा सर्व देवांचा तूच आधार असून तुझे वस्तीस्थान अत्यंत मोठे आहे हे भगवन तुला माझा प्रणाम असो हे देवश्रेष्ठा तूच प्रजा उत्पन्न करण्यासाठी माझी नियुक्ती केली आहेस तसेच ही सर्वसृष्टी निर्माण करण्याची शक्तीही तूच मला दिली आहेस हे भगवंता खरोखरच तुझ्या आज्ञेवरूनच मी ही सर्वसृष्टी निर्माण करीत असतो आणि प्रलयकाली तिचा नाशही करतो हे हरे पूर्वी केवळ तुझ्याच सहाय्याने इंद्रासह सर्व देवेश्वर अग्नि वगैरे अमर झाले त्यांनी स्वसामर्प्रमाणे अमृताचे वाटप केले हे देवा तुझ्या आज्ञेमुळे हा इंद्र सर्व साम्राज्याचा अधिपती झाला आणि तो संप्रत तुझ्याच कृपेने सर्व देवांना अत्यंत पूज्य होऊन सर्व ऐश्वर आणि संपत्तीचा उपभोग घेत आहे हे विष्णू तुझ्याच कृपेमुळे अग्निला पावकता आली आहे जाठर इत्यादी विभागात तुझ्यामुळेच अग्निपावक होत असतो आणि तो देव असुर आणि मानव या सर्वांनाही तृप्त करू शकतो तो यमही केवळ तुझ्याच कृपाने युक्त होऊन सर्व कर्मसाक्षी झाला आहे तो पितरांचा मुख्य असून योग्यतेप्रमाणे कर्माचे फल देणारा झाला आहे तुझ्या कृपेनेच तो मर्त्य प्राण्यांचा नियंता झाला आहे हे देवाधिदेव, हे लक्ष्मीपते तू कृपा केलीस म्हणून तो नैऋत्य हा राक्षसांचाही अधिपती होऊ शकला तसेच तुझ्या प्रसादामुळेच यक्ष हा विघ्नांचा नाश करण्यास समर्थ झाला हे सर्वजण प्राण्यांच्या कर्माचे साक्षी होण्यास केवळ तूच कारण आहेस हे भगवन ज्याला जलचरांचा नियंता किंवा जलचरांची देवता म्हणून संबोधतात तो देवेश्वर वरुण त्याला सुद्धा तुझ्या आज्ञा रूपी बलाचाच आश्रय प्राप्त झाला म्हणून तर तो लोकपाल म्हणून विख्यात झाला त्याला लोकपाल झाली तो वाहून नेणारा वायू तुझ्या कृपाने आणि लोकपाल आणि सर्व भूतमात्रांचे प्राणतारणास तो कारण झाला त्या कार्यास तो समर्थ झाला किन्नर आणि यक्ष ज्याच्या आश्रयाने वास्तव्य करीत असतात असा तो किन्नर आणि यक्ष ज्याच्या आश्रयाने वास्तव्य करीत असतात असा तो कुबेरही तुझी आज्ञा प्राप्त झाल्यामुळेच या सर्वही लोकपालांमध्ये अत्यंत आदरणीय आणि पूज्य झाला आहे हे ईशान हा ईशान हा शंकरही सर्व रुद्रांचे नियमन करण्यास आणि नाश करण्यास समर्थ झाला आहे हा प्रभू सर्व लोकपालांना वंद्य होऊन सर्व देवतांचा मुख्यपालक झाला आहे तेही तुझ्या दयेमुळेच हे भगवान हे जगदीश्वरा तुला आम्ही नमस्कार करतो हे भगवान तुझ्या अंशाच्याही अंशापासून हे सहस्त्रावधी देव निर्माण झाले आहेत हे मला पटले सारांश हे सर्व ही तुझे सूक्ष्म अंश आहेत हे निश्चित अशा प्रकारे ब्रम्हदेव भगवान विष्णूची स्तुती करू लागला नारायणमुनी म्हणतात अशा प्रकारे त्या सृष्टीच्या निर्मात्या ब्रह्मदेवाने त्या, त्या आदिपुरुषाची अपार स्तुती केली तेव्हा त्या स्तुतीमुळे संतुष्ट होऊन त्या वराहरूपी भगवानाने त्या देवाकडे लीलेने आपली कृपादृष्टी फिरवली आणि त्याच्यावर अनुग्रह केला हे नारदा अशा स्वरूपात दंतावर पृथ्वी धारण करून भगवान विष्णू जलातून वर येऊ लागले तेव्हा वाटेतच तो महाभयंकर दुष्ट असा हिरण्याक्षराक्षस तो महाबलाढ्य दीतीपुत्र अडवा आला त्याने रागाने विष्णूचा मार्ग रोखून धरला त्यामुळे हरीला त्याचा नाश करणे वाटले म्हणून त्याने गदेने राक्षसाच्या रक्तरूपी चिखलाने त्या, त्या, त्या, त्या आदि देवाने सहजगत्या आपल्या दाढांच्या योगाने पृथ्वी तोलून तिचा उद्धार करून त्या पृथ्वीला उदकावर आणून ठेवले आणि तेथेच तिला स्थिर करून तो सर्व लोकपालांचा पालक देवाधिदेव जनार्दन त्वरेने निघून गेला त्या विचित्र लिलेने उद्धार केला ही कथा जो श्रवण करतो आणि जो पुरुष ह्या उत्तम चरित्राचे वाचन पठण करतो तो सर्व पापराशींपासून सत्वर मुक्त होतो अखेरीस वैष्णवी गती प्राप्त करून घेतो विष्णुलोक प्राप्त होतो, तो अध्याय दुसरा समाप्त हो।